नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीति कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने फोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्या सगळे रामसेवा खरी सरे मीपणाची उरी ब्रम्हूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविण न मानी कोणी त्रा धन्य त्याची माता पिता परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्वघातले, घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविण राहणे आहे खरे ऐहिकाणी पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते ऐही पारमार्थिक सुख रामा वाचून नाही दे म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील आपल्या हिताचे जाणा भाव ठेवावा रामा पण व्यवहार चुकू न देई परमात्म्याचे राखणे अनुसंधानं हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एकर घुपती, प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परि परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व काम धंदा घरी करी पण चित्तले करी ऐसे जैसे करी जननी जाण तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीति धर्माचे आचरण पवित्र असावे अंत करण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर याविण दुजा परमार्थनाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती